श्रीमद भगवद्गीता शंकर भाष्य अध्याय चौथा कर्मयोगाच्या उपायाने किंवा आचरणाने सहित रूप योग म्हणजे काय याचे विवरण यापूर्वीच्या दोन अध्यायामध्ये सांगितले त्यामध्ये विशेषतः वेदांनी प्रतिपादन केलेला प्रवृत्ती धर्मरूप आणि निवृत्ती धर्म रूप अशा दोन्ही मार्गांचे संपूर्ण तात्पर्य आले आहे यानंतर या पुढील गीतेच्या प्रतिपादनात योग शब्दाने निर्देशित केलेला ज्ञान विशेष आहे म्हणून वेदार्थाच्या प्रतिपादनाचे काम पुरेसे वाटल्याने भगवान या ज्ञानाची परंपरा वंशप्रवाह सांगून या ज्ञान योगाची स्तुतीही करतात श्लोक पहिला भगवान म्हणाले हा अविनाशी योग मी विभस्मनाला सांगितला त्याने मनूला सांगितला आणि मनूने इक्षुका एक्ष्वा, सांगितला भाष्य मागील दोन अध्यायात सांगितलेला योग सृष्टीच्या प्रारंभी मी आदित्याला सांगितला या योग जगाचे परिपालन करणाऱ्या क्षेत्रियांना त्याने समर्थ केले त्या योग बला त्यांना ब्रह्मरक्षणाचे सामर्थ्य प्राप्त झाले ब्राह्मण आणि क्षत्रिय यांची उत्तम असली म्हणजे सृष्टीची स्थिती देखील उत्तम असते या योगाचे फळ अविनाशी आहे म्हणून भगवंत या योगाला योगा अव्यय असे म्हणतात कारण सर्वकष ज्ञाननिष्ठा रूपी या योगाचे मोक्ष हे फळ कधीही नाश पावत नाही हे ज्ञान वेवस्वानाने मनूला सांगितले आणि मनूने आदिराजा होणाऱ्या आपल्या नामक पुत्राला सांगितले श्लोक दुसरा दुसऱ्याला ताप वाटणाऱ्या अर्जुना या प्रमाणे परंपरेने चालत आलेला हा योग राजर्षी जाणत होते परंतु त्यानंतर बराच काळ गेला आता तो योग नष्ट झाला आहे या याप्रमाणे क्षत्रियांच्या परंपरेतून प्राप्त झालेला योग राजर्षी राजा आणि ऋषी दोघांनी जाणला होता हे शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुना योग हा योग या लोकांमध्ये हो पुष्कळ काळानंतर नष्टप्राय झाला याचाच अर्थ असा की या योगाची सांप्रदायिक साखळी तुटली त्यांना शौर्यूप तेज किरणाच्या योगे सूर्याप्रमाणे तप्तता प्राप्त झाली या तापाने शत्रूला ताप देणारा म्हणून अर्जुन आला असे म्हणण्यात आले आहे दुर्बळ पुरुषांच्या हाती आल्याने हा योग नष्ट होऊन गेला लोक पुरुषार्थ रहित झालेले आहेत असे पाहून भगवान म्हणाले श्लोक तिसरा तोच पुरातन योग मी आज तुला पुन्हा सांगितला कारण तू माझा भक्त आणि सखा आहेस हा योग म्हणजे महान रहस्य आहे तू माझा भक्त आहेस सखा आहेस असा विचार करून तोच पुरातन योग मी तुला सांगितला कारण हा योग म्हणजे महान ज्ञान असून रहस्यपूर्ण आहे भगवंतांचे सांगणे विसंगत आहे अशी कोणाची समजूत होऊ नये म्हणून आणि ती दूर असा विचार करून अर्जुनाने विचारले श्लोक चौथा अर्जुन म्हणाला त्या जन्म किती प्राचीन काळी झाला आणि तुझा जन्म अगदी अलीकडचा असे असता तू त्याला हा योग प्रथम सांगितला असे मी कसे समजावे भाष्य तुझा जन्म अगदी अर्वाचीन वसुदेवाच्या घरी झाला परंतु सूर्याचा जन्म सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी झालेला आहे या योगाच्या प्रारंभीच्या काळात तू होतास असे तू मला सांगत आहेस हे तुझे बोलणे सुसंगत आहे असे कसे समजू अशी नाही। नाही। अशा शंके दूर या शंकेचे निवारण करण्याच्या उद्देशाने भगवान म्हणतात श्लोक पाचवा श्री भगवान म्हणाले अर्जुना माझे आणि तुझे पुष्पळ जन्म होऊन गेले हे परंत पा हे सर्व जन्म मला ज्ञात आहे परंतु तुला मात्र त्याची आठवण नाही हाश्य हे अर्जुना या जन्माच्या पूर्वी तुझे आणि माझे पुष्प जन्म होऊन गेले आहेत या सर्वांना मी जाणतो तू जाणत नाहीस कारण धर्म आणि अधर्म यांच्या योग्य तुझी ज्ञानशक्ती झाकली गेली आहे परंतु मी नित्य बुद्ध मुक्त स्वभावाने परिपूर्ण असल्याने माझी ज्ञानशक्ती झाकलेली नाही म्हणून हे पंतपा मी सर्व तुम्ही नित्य तुम्ही ईश्वर असताना धर्माधर्माचा संबंध घेत नसताना सुद्धा तुमचा जन्म कसा होतो याबद्दल सांगतात श्लोक सहावा मी जन्मरहित आहे माझ्या मूळ स्वरूपात बदल होत नाही मी सर्व प्राणी प्राणीमात्रांचा स्वामी आहे तरीही स्वतःला मायेच्या स्वाधीन करून घेऊन तिच्या सहाय्याने जन्म घेतो भाष्य मी जन्म नसलेला असून ज्ञानशक्तीक्षीण न झालेल्या स्वभावाचा आणि ब्रह्माधिकार पासून गवताच्या काळीपर्यंत संपूर्ण वस्तू मात्रांचे नियंत्रण करणारा आहे तरी सुद्धा त्रिगुणात्मक वैष्णवी मायेच्या अधीन सर्व वर्तन करीत असतात असे लोक मोहित होऊन वैष्णव रूपी वासुदेव मला ओळखत नाहीत या त्या प्रकृतीला मी माझ्या अधीने ठेवून केवळ स्वतःच्या लिलेसाठी शरीर धारण करून जन्म घेतो लोकांना वाटते त्याप्रमाणे वास्तविक हा जन्म नसतोच मग असा जन्म केव्हा आणि कोणत्या कारणासाठी घ्यावा लागतो ते सांगतात श्लोकसात्वा जेव्हा जेव्हा धर्माचा प्रभाव कमी होतो आणि अधर्म वाढत जातो तेव्हा तेव्हा मी स्वतःला उत्पन्न करतो भाष्य वर्णाश्रम ही ज्याची लक्षणे आहेत असा लोकांच्या आणि कल्याणाचा जो मार्ग आहे त्याला धर्म म्हणतात अशा धर्माची जेव्हा हानी होते तेव्हा मी मायेच्या योगाने स्वतःचा जन्म घेतो कोंठा कारणासाठी श्लोक आठवा सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची घडी नीट बसवण्यासाठी मी नी प्रत्येक युगात जन्म घेतो सत्यमार्गाने वर्तन करणाऱ्या साधु लोकांचे रक्षण करण्यासाठी पापकर्माचे आचरण करणाऱ्या दुष्टांचे निर्दलन करण्यासाठी त्याचप्रमाणे धर्माची यथायोग्य प्रस्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात मी होतो अशा प्रकारे श्लोक न बाबा याप्रमाणे माझा दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जो यथार्थाने जाणतो तो हा देह सोडल्यानंतर पुन्हा जन्माला न येता मिळतो भाष्य माझ्या मायाच्या युगाने होणारा जन्म आणि साधू सज्जनांचे रक्षण ही दोन्ही दिव्य म्हणजे अलौकिक आहेत ही कर्मे केवळ जाणतो तो हे शरीर सोडल्यावर पुनर्जन म्हणजे पुन्हा उत्पन्न होत नाही परंतु माझ्यापर्यंत येऊन मुक्त होतो हा मोक्षमार्ग आत्ताच निर्माण झाला अशी गोष्ट नाही परंतु यापूर्वी देखील श्लोक दहावा ज्याचे विषयांचे प्रेम भय क्रोध नाहीसे झाले असल्याने जे पवित्र झाले असून जे माझाच आश्रय करतात असे अनेक ज्ञानमान तप करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत भाष्य ज्याचे प्रेम भय आणि राग नाहीसे झाले आहेत असे रागादी दोषरहित ईश्वरामध्ये तन्मय झालेले ईश्वरने आपण यात भेद नाही असे समजणारे ब्रह्मज्ञ परमेश्वराचा आश्रय करून राहणारे केवळ ज्ञानेनिष्ठेमध्ये रममाण झालेले अनेक महापुरुष परमात्म रूपी ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून तपस्या करणारे परमशुद्धतेला पवित्रेला पात्र होतात आणि त्यांच्या ईश्वर भावामुळे मोक्षाला जातात या ठिकाणी ज्ञान तपसा असे विशेषण एवढ्यासाठी उपयोगात आणले आहे की इतर ज्या तपश्चर्या आहेत त्यापेक्षा केवळ ज्ञाननिष्ठेने मोक्ष प्राप्त होतो असे भगवंतांना या ठिकाणी करावयाचे आहे आपल्या जवळ सुद्धा प्रेम द्वेष आहे कारण आपण कोणाला तरीच आत्मभाव प्रदान करतो सर्वांना नाही या शंकेचे उत्तर देतात श्लोक अकरावा अर्जुना जे ज्या हेतूने माझ्याकडे येतात तसेच फल मी त्यांना देतो म्हणून सर्व लोक माझ्याच मार्गाला अनुसरतात भाष्य जो ज्या प्रकारे ज्या हेतुने ज्या फळाच्या प्राप्तीसाठी माझी व्यक्ती करतात त्यांना मी त्याच प्रकारे भजतो त्यांच्या इच्छेप्रमाणे एकाच व्यक्तीमध्ये अन्य फळाची एकाच वेळी असू शकत नाही म्हणून ज्यांना फळाची इच्छा आहे त्यांना फळ प्रदान करून जो फळाची इच्छा करीत नाही परंतु विधिवत कर्म करणारे आणि मोक्षाची इच्छा करणारे आहेत त्यांना मोक्ष देऊन त्याचप्रमाणे अर्थांचे दुःख दूर करून याप्रमाणे ज्या तऱ्हेने जे मला भजतात आणि मी त्याच प्रमाणे त्यांना भजतो अभिलाषा क्रोध अगर मोहामुळे मी कोणावरही अनुग्रह करीत नाही हे प्रथा मनुष्य सर्व प्रकारे वावरत असताना सुद्धा सर्वत्र भरून राहिलेल्या माझ्या ईश्वराच्या मागाचे म्हणजे ईश्वराची प्राप्ती ज्यामुळे होईल त्या मार्गाने जाण्याचा येत करतात जो ज्या फळासाठी ज्या कर्माचा अधिकारी असतो त्या कर्मानुसार प्रयत्न करतात त्यांना मनुष्य म्हटले जाते प्रेम आणि द्वेष यांच्या अभावामुळे सर्व प्राणीमात्रांवर त्यांच्या त्यांच्या प्रमाणे कर्म आणि वासना यांप्रमाणे फळ हो देऊन अनुग्रह करण्यास तो परमेश्वर सिद्ध आहे असे असता हे विश्व अंतर्वाह्य वासुदेव किंवा परब्रह्मच आहे असे ज्ञान करून घेऊन सुख दुःख विरहित असलेला मोक्ष प्राप्त करावा अशी इच्छा करून प्रत्येक प्राणी प्राणीमात्र निर्विकार ब्रह्माची आराधना करीत नाहीत याचे कारण भगवान सांगतात श्लोक बारावा कर्माच्या सिद्धीची म्हणजे फळाची अपेक्षा करणारे लोक अनेक देवतांची उपासना करतात कारण मनुष्यामध्ये कर्मापासून मिळणारे फळ लवकरची इच्छा करणारे म्हणजेच कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक इंद्र अग्नी वगैरे देवतांची पूजा करतात जो देवता निराळ्या आणि आपण निराळे अशा भावनेने उपासना करतो त्याला काहीही कळत नाही पशुप्रमाणे तो देवतांमधील पशुच होय वृदारण्यक एक चार दहा असे भिन्ना भिन्ना आहे त्याप्रमाणे भिन्न भिन्न करतो आणि फलाची कारण मनुष्य लोकामध्ये शास्त्राधिकाराला महत्व आहे हे लोकी कर्मातून सिद्धी लवकर प्राप्त होते या वचनात क्षिप्र असा शब्द आलेला आहे या विशेष विशेषणाने अन्य लोकांमध्ये देखील कर्मफलाची सिद्धी आहे असे भगवंतांना सूचित करावायचे आहे परंतु मनुष्य लोकांमध्ये वर्णाश्रमाप्रमाणे कर्माचा अधिकार आहे हे विशेष आहे या वर्णाश्रमाप्रमाणे अधिकार प्राप्त झालेल्या लोकांना कर्मजनित फलसिद्धी त्वरित प्राप्त होते या मनुष्य लोकामध्येच वर्णाश्रमामध्ये कर्म करण्याचा अधिकार असावा आणि अन्य लोटीतून नसावा याचे कारण काय मनुष्य मी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे कर्माचा आचर करतात मग मनुष्य आपण घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच आचरण का करतात दुसऱ्याने सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण का करीत नाहीत अर्जुनाच्या या शंकेचे उत्तर असे श्लोक तेरावा गुण आणि कर्म यांच्या विभागाप्रमाणे मी चार वर्ण निर्माण केले मी त्याचा करता असलो तरी मी काहीही न करणारा आणि अविचल असा आहे भाष्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णांना चातुर्वर्णी असे म्हणतात तर सत्व रज आणि तम या तिघांना गुण म्हणतात हे गुण आणि त्याप्रमाणे करावयाच्या कर्मांचा विभाग करून मी हे वर्ण उत्पन्न केले ऋग्वेदामध्ये ब्राह्मण या पुरुषाचे मुख आहे ऋग्वेदान नव्वद बारा असे प्रमाण वचन आहे त्यामध्ये सत्वप्रधान ब्राह्मणाचा सत्व गुण आणि शम दम तप इत्यादी कर्मे आहेत ज्यामध्ये सत्व कमी आणि रजगुण प्रधान आहे अशा क्षत्रियांचे शौर्य तेज इत्यादी कर्म आहे ज्यामध्ये तमो गुण गवण आणि रजोगुण प्राधान्याने आहे अशा शेती करणं वगैरे कर्मे आहेत त्याचप्रमाणे ज्याच्यामध्ये रजोगुण गवण आणि तमोगुण प्राधान्यने आहे या शोधांचे केवळ सेवा करणे हे कर्म आहे याप्रमाणे गुण आणि कर्म यांच्या विभागाप्रमाणे मी चार वर्ण निर्माण केले अशा प्रकारे चार वर्णांची स्वतंत्र व्यवस्था अन्य लोकांमध्ये नाही म्हणून पूर्वीच्या श्लोकांमध्ये मानुष्य लोके मनुष्य लोकांमध्ये असे विशेषण वापरण्यात आलेले आहे या चार वर्णांच्या रचना कर्माचा स्वामी भगवंत असेल तर त्यापासून निर्माण होणाऱ्या फळाचा संबंध याच्याशी आहे म्हणून भगवंत नित्यमुक्त आणि नित्यसत्ता पूर्ण होणार नाहीत या शंकेचे निरसन करण्यात येते की मायाच्या अस्तित्वामुळे व्यवहार घडतात त्याप्रमाणे मी वर्णाश्रमाचा करता आहे परंतु वास्तविक मी अकर्ता आहे असे तू लक्षात घे आणि मला अव्यय आणि असंसारी आहे असे समाज ज्या कर्माचा तुम्हाला ओळखतो तो, तो, तो, तो सुद्धा कर्मांनी बद्ध होत नाही भाष्य मी देहधारी नसल्याने मला अहंभाव नाही मी करता आहे असेही नाही म्हणून मला कर्माचा स्पर्श होत नाही त्यामुळे कर्मफळाची मला आशाही नाही ज्या संसारी लोकांना कर्माचा करता मी आहे असा अभिमान असतो म्हणजेच अशा कर्मामध्ये आणि कर्माच्या फळामध्ये इच्छा असते त्यांना कर्म बांधून राखते हे खरे आहे परंतु या दोन्ही गोष्टींचा अभाव असल्याने ती कर्मे मला स्पर्श देखील करत नाही याप्रमाणे अन्य मनुष्य याच प्रकारे आत्म रूपाने जाणतो की मी कर्माचा करता नाही आणि कर्मफलामध्ये माझी इच्छाही नाही तो मनुष्य सुद्धा कर्माने बांधला जात नाही अर्थात याची कर्मे देखील देहाधिकांच्या उत्पत्तीला कारणीभूत होत नाहीत मी ना कर्माचा करता आहे ना मला त्या कर्माच्या फळाची अपेक्षा आहे श्लोकपण राहावा मोठी इच्छा करणाऱ्या पूर्वीच्या लोकांनी देखील याप्रमाणे ज्ञान संपादन करून कर्म केले म्हणूनच पूर्वजांनी प्राचीन काळापासून आचरणात आलेले कर्म तू कर असे ज्ञान करून घेऊन मोक्षाची इच्छा करणाऱ्या पूर्वीच्या लोकांनी कर्म केले होते म्हणून तू देखील कर्म तुझ्यासाठी स्वस्थ बसणे अगर संन्यास घेणे ही दोन्ही कर्तव्य योग्य नाहीत कारण पूर्वजांनी कर्माचे आचरण केले आहे तू आत्मज्ञानी नाही म्हणून अंतकरणाच्या शुद्धी साठी आणि जर तू तत्वज्ञानी असलास तर लोकांना मार्गदर्शक ठरावेत म्हणून कर्मे करून सदैव याच कारणा आधुनिक तऱ्हेने मात्र कर्म करू नकोस जर कर्म करावायचे असेल तर ते मला करणे आवश्यक आहे तर तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी कर्म करीन मग पूर्वीच्या लोकांनी कर्म केले तसे तू कर असे सांगण्याचे प्रयोजन काय कर्माकर्मामध्ये भिन्न प्रकार आहेत तो भिन्न प्रकार असा आहे श्लोक सोळावा कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय याबद्दल ज्ञान लोक देखील मोहित झाले आहेत ते कर्म मी तुला सांगतो ते जाणल्याने तू अशुभापासून मुक्त होशील भाष्य कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय या कर्माच्या विषयाबद्दल महान बुद्धिमान लोकसुद्धा मोहित झाले आहेत संभ्रमात आहेत म्हणून मी तुला त्या कर्म आणि अकर्माबद्दल सांगतो ते जाणलेस म्हणजे तू अशुभपासून संसारापासून मुक्त होशील देहाधिकांची हालचाल म्हणजे कर्म तसेच ते कर्म न करता स्वस्थ बसणे म्हणजे अकर्म असे तू समजू नकोस ते कसे ज्ञात करून घ्यावे या लोक आहे ते यापुढे मी सांगतो श्लोक सतरावा कर्म आणि विकर्म यांचे ज्ञान करून घेणे आवश्यक आहे तसेच अकर्माचा देखील विचार करणे आवश्यक आहे कारण कर्माची गती अत्यंत सूक्ष्म आहे भाष्य शास्त्र विहित कर्माचे गुढ पण जाणून घेतले पाहिजे त्याप्रमाणे विकर्माचे रहस्य देखील जाणणे आवश्यक आहे स्वस्त बसणे म्हणजे काय ते समजावून घेतले पाहिजे कारण कर्म अकर्म विकर्म यांचे ज्ञान अत्यंत गहन आहे समजण्यास कठीण आहे ते तत्व काय आहे की जे जाणणे आवश्यक आहे ज्याकरिता मी तुला सांगेन अशी प्रतिज्ञा केली होती ते ऐक श्लोक अठरावा जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तो मनुष्य जातीमध्ये बुद्धिमान होय तो यथा कर्म करणारा म्हणून कर्मयोगी होतो भाष्य जे काही केले जाते त्या क्रियेला कर्म असे नाव आहे अशा कर्मामध्ये जो क कर्म पाहतो कर्माचा अभाव पाहतो त्याचप्रमाणे अकर्मामध्ये शरीराच्या क्रियेंमध्ये अभाव असून कर्म पाहतो अर्थात कर्म करणे अगर करणे कर्त्याच्या स्वाधीन आहे ज्यादा आत्मज्ञान प्राप्त अज्ञान अवस्थे वगैरह व्यवहार अकर्मा मदे। जो कर्म पो मनुष्य मध्यमान समझो तो योगी सर्व कर्मे करना प्रमाण कर्मा मध्य अकर्म अकर्मा कर्म पहाड़ी स्तुति के लिए जी जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो असे विरुद्ध एकमेका विरुद्ध प्रतिपादन कोणत्या कारणाने हेतूने सांगण्यात आले कारण कर्म अकर्म होत नाही आणि अकर्म कर्म होऊ शकत नाही तर मग पाहण्यारा असे विरुद्ध कसे दिसेल उत्तर पक्ष प्रत्यक्षात जे अकर्म आहे ते मूढ लोकांना कर्माप्रमाणे वाटते आणि याप्रमाणे कर्म अकर्माणे भासते यामध्ये यथार्थ काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी कर्मामध्ये जो अकर्म भातो गीता चार अठरा इत्यादी वचने भगवंतांनी सांगितली म्हणून भगवंतांचे प्रतिपादन विरुद्ध नाही कारण बुद्धिमान वगैरे विशेषणे तेव्हा होतील या याशिवाय यथर्थ ज्ञान करून घेणे शक्य आहे मिथ्या ज्ञान नाही त्याबरोबर ज्याचे ज्ञान झाले असता संसार दुःखातून तो मुक्त होतो गीता चार सोळा असेही सांगितले आहे विपरीत ज्ञानामुळे अशुभापासून मुक्ती कशी मिळणे शक्य आहे असे सांगितले आहे प्राणी प्राणीमात्रांनी कर्म आणि अकर्म याबद्दल जी विपरीत समजूत करून घेतली आहे ती समजूत ते ज्ञान नाहीसे करण्यासाठी भगो भगवान कर्मामध्ये अकर्म वगैरे वाक्य बोलले एखाद्या भांड्यामध्ये बोरीची फळं ठेवली आहेत त्याप्रमाणे कर्माचा अकर्म हा आधार नाही आणि कर्माचा आधार अकर्मदेखील नाही कारण कर्माच्या अभावाचे नाव अकर्म आहे यामुळे असे सिद्ध झाले की मृगजळामध्ये पाण्याचा भास किंवा शिंपलीमध्ये छांदीचा भास होतो त्याप्रमाणे लोकांनी कर्म आणि अकर्म या याबाबत विपरीत कल्पना करून घेतली आहे समजतात त्यामध्ये बदल होत नाही कारण नावेतून जाणाऱ्याला तटावरील अचलवृक्ष उलट दिशेने धावत असल्याचे दिसते त्याचप्रमाणे नक्षत्रात जे पदार्थ दूर आहेत ते आपण चालत असताना देखील चालत नाहीत स्तब्ध उभे आहेत असेच दिसते त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा अकर्मामध्ये मी करतो असे कर्म पाहणे अगर मी काही करत नाही अशा त्यागरूप कर्मामध्ये अकर्म पाहणे विपरीत पाहण्यासारखे आहे याचे निराकरण करण्यासाठी कर्मामध्ये जो अकर्म पाहतो गीता चार अठरा वगैरे वाक्य भगवान बोलले हा विषय अनेक वेळा शंका व समाधानाच्या माध्यमातून सिद्ध करण्यात आला आहे तरीही अत्यंत विपरीत ज्ञानाच्या कल्पनेने मोहित झालेले लोक अनेक वेळा श्रवण केलेल्या तत्वांना विसरून खोट्या गोष्टी मनात आणून शंका निर्माण करतात म्हणून आत्मतत्व जाणण्यास अत्यंत कठीण आहे असे मानून भगवान पुन्हा पुन्हा सांगतात की श्रुती स्मृती व आणि न्यायाने सिद्ध असलेल्या आत्मतत्वामध्ये कर्माचा अभाव आहे इंद्रियांना आणि मनाला अगोचर असणाऱ्या गीता 25 कि मा आत्मा कभी जन्मा अगर मत नहीं गीता दोनों श्लोक मधु आत्मन कर आत्म्या कर्मा चाहे दर्शन घेण विपरीत दर्शन है लोकान मध्य अग्दी स्वाभाविक समझ है कारण कर्मजे काम का विषया बदल बुद्धिमान लोक सुधा सम पड़े गीता चार सोला देहेंद्रियाच्या सहाय्याने होणाऱ्या कर्माचा आत्म्यावर अध्यारोप करून मी करता आहे माझे हे कार्य आहे या फळाचा उपभोग मला घ्यावयाच आहे असे लोक समजतात त्याप्रमाणे मी स्वस्तपणे बसतो मी परिश्रमविरहित अगर कर्मरित होऊन सुखी होईल अशा प्रकारे देहेंद्रियाच्या व्यापाराचे आणि त्यामुळे प्राप्त होणाऱ्या सुखाचा आत्म्यावर आरोप करतात आणि मी काहीही करीत नाही मी सुखाने स्वस्थ बसलो असे लोक म्हणतात लोकांच्या विपरीत ज्ञानाचे उच्चाटन करण्यासाठी कर्मामध्ये अकर्म पाहतो वगैरे निवेदन भगवंतांनी केले आहे या ठिकाणी देहेंद्रूप आहे तरीही लोकांनी कर्मरित आरोप केला आहे की त्यामुळे विद्वान लोक सुद्धा मी करतो असे म्हणताना दिसतात नदीच्या तीरावर असलेल्या वृक्षामुळे भ्रमामुळे विपरीत गती असल्याचे होते त्या प्रमाणे अज्ञानामुळे आत्म्याचा आणि कर्माचा नित्य संबंध आहे असे लोकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहे अशा कर्मामध्ये प्रत्यक्ष नदीच्या तीरावर असलेल्या वृक्षांना गती नाही असे म्हणून पाहणारा अकर्म किंवा कर्माचा अभाव पाहतो त्याप्रमाणे आज्ञावर अज्ञानाने कर्माचा अध्यारोप केलेले हे शरीर इंद्रिय वगैरेचे व्यवहार अकर्मात अर्थात क्रियेच्या त्यागामध्ये म्हणजे मी काही न करता स्वस्थ बसलो आहे अशा अहंकाराशी संबंध जुळल्यामुळे जो कर्म समजतो किंवा अशा त्यागाला सुद्धा कर्म समजतो या याप्रमाणे कर्म आणि अकर्माच्या विभागांना तत्वत जाणतो तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान पंडित असतो तोच योगीही असतो तसेच सर्व कर्मे करणारा देखील तोच अस आहे तो, तो पापपुण्य रूप शुभ तो पापपुण्य रूप अशुभ अवस्थेतून मुक्त होऊन कृतकृत्य होतो या श्लोकावर टीका करताना अन्य टीकाकार निराळेच भाष्य करतात ते असे की ईश्वरासाठी पंचमहायज्ञासारखी जी नित्यकर्मे केली जातात त्यांचे फळ मिळत नाही त्यामुळे गौणपणे ते अकर्मच आहे परंतु अशा प्रकारे नित्यकर्माचे आचरण न करणे म्हणजे अकर्म होय परंतु ते कर्म देखील कर्म न केल्याने पाप मिळते पापरूप फळ प्रदान करते म्हणून गौणत्वाने ते देखील कर्म आहे गाय व्या व्यालानंतरही जर ती दूध देत नसेल तर तिला गाय कसे म्हणायचे त्याप्रमाणे नित्यकर्मामध्ये ज्या कर्मांच्या फळांचा अभाव असल्याने जो त्याच्याकडे अकर्म म्हणून पाहतो आणि नित्य कर्माचे आचरण न करणे म्हणजे अकर्म आहे त्यामध्ये कर्म पाहतो कारण नरकादी फळ त्यामुळे प्राप्त होते ही टीका उचित वाटत नाही कारण याप्रमाणे करण्याने मुक्ती प्राप्त होत नाही म्हणजेच जन्म बंधन संपत नाही असा अर्थ बरोबर मानला तर ज्याला जाणण्यामुळे तू अशुभापासून होशील गिताचार सोहळा असे जे सांगितले त्याला बाधा येईल नित्यकर्मामुळे कदाचित अशुभातून मुक्तता होईलही परंतु ते त्या नित्यकर्माचे फळ नव्हे ज्ञानाने मोक्ष प्राप्त होणार नाही कारण नित्यकर्माचे फळ मिळत नाही नित्यकर्माचे ज्ञान अशुभपासून मुक्त करणारे आहे असे शास्त्रात कुठेही सांगितलेले नाही आणि गीतेमध्ये देखील भगवंतांनी सांगितलेले नाही या उक्तीमुळे अकर्मात शुद्धाकर्माचे दर्शन होते याचे खंडन होते गीतेमध्ये नित्यकर्मामध्ये अभाव रूप अकर्मा कर्म पाहण्याचा कर्तव्य म्हणून विधान केलेले नाही केवळ नित्यकर्माच्या कर्तव्यतेचे विधान करण्यात आले आहे याशिवाय नित्यकर्म न केल्याने पाप घडते असे मानण्याने कोणतेही फळ प्राप्त होत नाही आणि नित्यकर्माचं आचरण न करणे म्हणजे अकर्म असा शास्त्रामध्ये कोणा कोणता विषयही सांगितलेला नाही या प्रकारे दुसऱ्या टीकाकारांच्या मताप्रमाणे कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मा कर्माचे कर्मा दर्शन अशा खोट्या दर्शनाने अशुभ पाच मुक्ती बुद्धिमत्ता युक्तता वगैरे फळांचा सुद्धा संभव नाही खोट्या ज्ञानाची स्तुती कधीही होत नाही मिथ्या ज्ञान मुळात अशुभच आहे हे दुसरे अशुभ कसे नाहीसे करेल कारण अंधकार अन्दकर, अंधकाराचा नाश करणारा होऊ शकत नाही पूर्वपक्षी या ठिकाणी कर्मामध्ये अकर्म पाहणे आणि अकर्मामध्ये कर्म पाहणे असे जे अन्य टीकाकारांनी सांगितलेले आहे ते मिथ्या ज्ञान नाही तर फळ मिळणे अगर न मिळणे हे गौण आहे उत्तर पक्षी हे म्हणणे बरोबर नाही कारण गौणत्वाने कर्मला अकर्म आणि अकर्माला कर्म मानण्याने कोणताही लाभ झाल्याचे ऐकिवत नाही याशिवाय श्रुतीने सांगितलेल्या गोष्टी सोडून श्रुतीविरुद्ध बोलण्याची कल्पना करण्यामध्ये काही विशेष आहे असे मुळेच नाही भगवंतांना हे उचित आहे असे वाटले असते तर त्याप्रमाणे त्यांनी स्पष्टपणे सांगितले असते की नित्यक्रमापासून कोणतेही फळ नाही परंतु नित्यक्रम न करण्याने मात्र नरकाची प्राप्ती होते यादी कर दुसऱ्याला भ्रम निर्माण करणारी मायाजनित बोलण्याचे काय प्रयोजन होते वर निर्देश केल्याप्रमाणे अर्थ करणारा स्पष्ट असे सांगतो की भगवंतांकडून सांगितलेले गेलेले वचन संसारात मोहनिर्माण आहे। या याशिवाय असे म्हणणे उचित नाही की नित्य कर्माचे योग्य होय इतकेच नव्हे तर असे सांगणे देखील उचित नाही की पुन्हा पुन्हा निराळ्या शब्दांच्या माध्यमातून असे सांगण्याने ह्या गहन विषयाचे ज्ञान होईल कारण कर्म करण्याचा फक्त तुला अधिकार आहे गीता दोन सत्तेचाळीस या श्लोकामध्ये असे स्पष्टपणे सांगितले आहे की पुन्हा तेच सांगण्याची आवश्यकता नाही प्रत्येक ठिकाणी जी गोष्ट करणे योग्य होते ती प्रशंसनीय आणि जाणून घेण्यास योग्य समजली जाते निरर्थक गोष्ट जाणणे योग्य आहे असे म्हटले जात नाही मिथ्या ज्ञान किंवा त्याच्या सहाय्याने प्रस्थापित करण्यात आलेली आभासात्मक वस्तू जाणणे योग्य नाही याशिवाय नित्यकर्माचे न करणे रूप अभावाने विरुद्ध भावाची छानग्य हो सहा दोन दोन वगैरे वचने श्रुतीने पूर्वीच सांगितले आहेत याप्रमाणे या असतापासून सत उत्पत्तीचा निषेध करण्यात आला आहे असे जाणून सुद्धा असतापासून सतची उत्पत्ती सांगण्यात येते त्यावेळी त्याचे म्हणणे असे असते की असत हे सत होते आणि सत असत होते परंतु ही सर्व प्रमाणे विरुद्ध असल्याने शास्त्रसुद्धा निरथक विधान करीत नाही कारण सर्व कर्मे परिश्रम रूपातून दुःखमय आहेत आणि हे जाणूनही कोणीही या दुःखामध्ये प्रवृत्त होईल असा संभव नाही त्याप्रमाणे नित्यकर्म न करण्याने नरकाशी प्राप्ती होते असे शास्त्र वचन असे असे मानल्यास असेही म्हणावे लागेल की कर्म करणे अगर न करणे अशा दोन्ही प्रकारात शास्त्राचा अनर्थ हेच कारण आहे थोडक्यात याशिवाय नित्य कर्मासे फळ नाही असे मानून ते मोठे फळ देणारे कर्म आहे असे प्रतिपादन करणाऱ्यांच्या मध्येच विरोध दिसून येतो कर्मामध्ये कर्म पाहतो वगैरे श्लोकांचा अर्थ गुरु परंपरेने ऐकला गेला तो उत्तम आहे आणि आम्हीही याला अनुसरूनच या श्लोकावर भाष्य केले आहे